पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण सत्तावीसावे पुरोहित जेव्हा गांधीजींनी ब्रह्मचर्य स्वीकारलं आणि स्वेच्छेनं गरीबाचं जीवन पत्करलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यांना लोकसेवा करायची असेल त्यांनी अविवाहित रहावं या कल्पनेनं त्यांचा दावा घेण्यापूर्वी ते त्यांच्या अविवाहित मित्रांना लग्नाचा आग्रह करीत त्यांना असं वाटे की सर्वांनी एक मोठं कुटुंब म्हणून एकत्र रहावं त्यांच्या भारतीय सहकाऱ्यांना ते दक्षिण आफ्रिकेत सहकुटुंब येण्याचा सल्ला देत त्यांची ब्रिटिश मित्र श्री वेस्ट आणि श्री पोलक यांनाही त्यांनी लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला होता पोलक यांना काही अर्थिक अडचणी होत्या त्यामुळे ते लग्नाबद्दल साशंक होते गांधीजींनी त्यांना सांगितलं की तुमची मनं जुळली आहेत तेव्हा ठरलेलं लग्न फार लांबणीवर टाकणं योग्य नाही श्री पोलक यांची भावी वधू दक्षिण आफ्रिकेत आल्या आल्या त्यांनी दुसऱ्या दिवशी लग्न केलं गांधीजींनी लग्नाची सर्व व्यवस्था पाहिली आणि स्वतः लग्नात वराचा जवळचा मित्र म्हणून करवल्याची भूमिका केली भारतात त्यांच्या आश्रमामध्ये गांधीजी कधीकधी पुरोहित्याची भूमिका पार पाडत त्यांची लग्न जोडण्याची पद्धत आणि पुरोहितांचं काम करण्याची पद्धत नवीन होती त्यांनी हिंदू लग्न पद्धतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि चुकीच्या रिवाजांना विरोध केला ते हुंडा पद्धतीच्या विरुद्ध होते संपत्ती पदवी उच्च जात पाहून वधू निर्णय ठरावा हे त्यांना मान्य नव्हतं ते तरुण तरुणींची प्रकृती चारित्र्य आणि श्रम करण्याची क्षमता यांना जास्त महत्व देत ज्या विवाहात गांधीजी पुरोहित असत त्यात वधूवर हातानं काढलेल्या सुताची हातानं मिणलेल्या खादीची वस्त्र परिधान करत आणि हातानं कातलेल्या सुताच्या हाराखेरीज कुठलाही दागिना त्यांच्या अंगावर नसे विवाह विधी देखील अत्यंत साधा असे होमकुंडासमोर वर वधू आपापल्या सुताचे हार काढून एकमेकांना घालत आणि वैदिक मंत्र म्हणत वराला किमती भेटी किंवा हुंडा दिला जात नसे गांधीजी हुंडा पद्धतीच्या विरोधी होते त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ते स्त्रियांना गुलाम समजतात म्हणून खूप फटकारलं होतं पुरुषांनी स्त्रियांना आपल्या हृदयाची आणि घराची सम्राज्ञी न मानता विकऊ गोष्ट मांडलं याचं गांधीजींना फार दुःख होई पत्नीला तर पुरुषाची अर्धांगिनी मानतात गांधीजी म्हणत मला जर मुलगी असती तर एक कोडीदेखील हुंडा मागणाऱ्या पुरुषाशी तिचं लग्न करण्यापेक्षा मी तिला आजन्म कुमारिका ठेवलं असतं गांधीजींना लग्नातला डामडौल जेवणावळी ना सगळंच नापसंत होतं त्यांना वाटे की लोकशाही धार्मिक कार्यक्रमात दहा रुपयांपेक्षा जास्त खर्च करू नये धार्मिक समारंभाखेरीज इतर सर्व रीतीरिवाज रद्द करायला हवेत देशातल्या गरीबातल्या गरीब लोकांनाही आपले रीतीरिवाज सोडायचे नव्हते जे शेतकरी लग्नासाठी किंवा श्राद्धासाठी कर्जबाजदारी होत त्यांना ते म्हणत मी तुमचा पुरोहित होतो श्राद्ध किंवा लग्न करायला फार पैसा लागत नाही लोक जला श्राद्ध म्हणत त्यावर त्यांचा विश्वास नव्हता त्यांच्या मते वाढ श्राद्ध करण्याचा एकमेव चांगला मार्ग म्हणजे त्यांचे गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करणं आणि त्याप्रमाणे रोज वागणं यज्ञोपवित्राचा जो गुड अर्थ सांगितला जाई तो त्यांना मान्य नव्हता त्यांचं म्हणणं असं होतं की यज्ञोपवित घालण्यात काही अर्थ नाही आर्य लोक स्वतःला अनर्थापासून वेगळं दाखवण्यासाठी ते वापरत ज्या सुतानं समाजात उच्निष भेदभाव केला जातो त्याला काढून फेकून दिला पाहिजे ब्रम्हचर्याचं पालन हेच खरं यज्ञोपवित आहे पौरोहित्य केलं म्हणून गांधीजी कधीही दक्षिणा किंवा भेट घेत नसत पण कधी कधी हरिजन निधीसाठी वर्गणी मागून घेत एकदा त्यांनी एक, एक आंतरजातीय विवाह लावून दिला आणि दक्षिणा म्हणून हरिजनांसाठी विहिरी बांधण्यासाठी पाच रुपये घेतले त्यांच्या आश्रमात एक ब्राह्मण वधूवरांच्या लग्नात पुरोहित्याचं काम एका स्त्रीनं केलं होतं एकदा एका लग्नात गांधीजींनी निमंत्रितांना ताजा गुळ खाऊ घातला त्याचा खर्च पक्ता सहा आण आला एकदा एका वराला त्यांनी पत्र लिहिलं तू इथे एकटा मी इथे सुद्धा लग्न लावून देईन आणि दुखटा होऊन तू परत जाशील वराला त्याच्याबरोबर मित्रांना आणि ना नातेवाईकांना आणण्याची काही गरज आहे असं त्यांना वाटत नव्हतं जेव्हा त्यांनी सात आलेलं पाहिलं तेव्हा ते, ते म्हणाले ओहो सप्तरशी आले आहेत नंतर ते म्हणाले हो अरुंधती वधूची आई देखील आहे आपल्या तिसऱ्या मुलाच्या लग्नात गांधीजींनी नवविवाहित दाम्पत्याला गीतेची एक प्रति आश्रम भजनावली मंगळसूत्र आणि एक टकले भेट दिली त्यांनी मुलाला सांगितलं तू तुझ्या तु पत्नीचा मान राखशील आणि तिचा मालक होणार नाहीस तर खरा खुरा मित्र होशील तुम्हा दोघांचं जीवन मातृभूमीला अर्पण करा स्वकष्टानं आपला चरितार्थ चालवा वधूच्या आईनं वराला एक चरखा भेट दिला विवाह संस्कारापूर्वी वधूवरांनी उपवास केला विधीजवळची जागा स्वच्छ केली गायीचा गोटा साफ केला आणि झाडांना पाणी घातलं हे सर्व चराचर मानव पशु आणि वनस्पती सर्वांच्या एकतेचं प्रतिक होतं त्यांनी सूत कातलं आणि गीतेचं पठन केलं गांधीजींच्या सप्तपदीची जी कल्पना होती त्याची ही सर्व कामं हे भाग होतं विवाह ठरल्यानंतर गांधीजींनी दोन वर्ष तो थांबवून ठेवला आणि मुलगी अठरा वर्षाची झाली तेव्हाच विवाह केला गांधीजींनी बालविवाहाला विरोध करताना म्हटलं जेव्हा मी तेरा वर्षाच्या मुलाला पाहतो तेव्हा मला माझ्या लग्नाची आठवण येते मला स्वतःची कीव वाटते मांडीवर बसण्याच्या वयाच्या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार यात मला कोणताही धर्म दिसत नाही ज्या मुलीच्या शिवाय, तिचे आईवढी लग्न लावून देतात तिचं लग्न झालं आहे असं मी मानत नाही पंधरा वर्षाच्या मुलीनं विधवा व्हावं हे माझ्या कल्पनेतही येऊ शकत नाही विधुरांना दुसरा विवाह करण्याचा जेवढा अधिकार आहे तेवढाच विधवांनाही आहे काही प्रसंगी ते घटस्फोटाच्या बाजूनं असत एकदा तुरुंगातून त्यांनी एका हिंदू स्त्रीला आशीर्वाद पटवले होते ती एका पतीला सोडून दुसऱ्याशी लग्न करणार होती गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू मानत तरीही ते आंतरजातीय आंतरप्रांतीय विव्हांच्या बाजूचे होते त्यांचा विचार असा होता की या प्रकारच्या लग्नांनी वेगवेगळ्या जाती व धर्मांमध्ये जवळीत निर्माण होईल जेव्हा त्यांच्या सर्वात धाकट्या मुलाचं गुजराती बनियानं दक्षिणी ब्राह्मण मुलीशी लग्न केलं तेव्हा त्यांना फार आनंद झाला होता गांधीजींवर त्यांच्या श्रद्धाळू वैष्णव पालकांचा मोठा प्रभाव होता बारा वर्षापासूनच ते अस्पृश्यतेला पाप मा सतराव्या वर्षी ते सर्वांना समानतेनं वावायला शिकले म कोणाची जात धर्म कोणताही असो एकविसाव्या वर्षी त्यांनी गीता बायबल आणि इतर धर्मातली पुस्तकं वाचली त्यांना असं वाटे की एकच धर्म स्वीकारणाऱ्यांनी आमचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे आणि इतर सगळे खोटे आहेत असं म्हणू नये त्यांनी एकविसाव्या वर्षी गीता उपनिषद आणि वेदांचा अभ्यास केला होता धर्मग्रंथांची वचनते नुसती उद्भृत करत नसत तर ती रोजच्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या अनेक धर्मांचा अभ्यास होता त्यातून त्यांना सहन करायची शक्ती मिळाली आणि दुःख सहन करण्याचं धैर्य मिळालं त्यांना अशी जाणीव झाली की शरीराच्या बळावर जो अवलंबून राहतो तो अधर्माचा प्रसार करतो आणि आत्म्याच्या बळावर जो विश्वास असतो त्यालाच खरा धर्म कळला आहे त्यांच्यामुळे धर्मांतर करणं निर्थक होतं अतिशय सहजपणे ते हिंदू शीख बुद्ध इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माची मूलतत्व समजावून सांगत ते चर्चमध्ये बऱ्याच वेळा जात एकदा त्यांनी हिंदू धर्मावर चार व्याख्यानं दिली त्यात प्रत्येक धर्माच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माकडे लोकांचं लक्ष वेधलं ते येशूची वचनं इतक्या चपखलपणे संदर्भासाठी वापरत की काही युरोपियांना वाटलं की ते जन्मानं ख्रिस्ती आहे एकदा ते बोटीनं प्रवास करीत होते तेव्हा नाताळच्या आदल्या रात्री त्यांच्या सहप्रवाशांनी त्यांना येशूच्या शिकवणुकीबद्दल बोलायला सांगितलं प्रार्थना सभांमध्ये ते कुरांमधले आयत म्हणत असत काही हिंदू आणि मुसलमानांनी यावर आक्षेप घेतला होता हिंदुत्वाबद्दल त्यांची स्पष्ट मत होती जातीभेदाला त्यांचा विरोध होता यामुळे हिंदू सनातन्यांचा त्यांनी रोष उडवून घेतला त्यांनी काळी निशाणा दाखवून त्यांचा अपमान केला चपलांची माळ त्यांच्यासाठी तयार केली आणि त्यांना ठार मारण्याचाही प्रयत्न केला तरी ते म्हणाले जर अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा एक भाग राहणार असेल तर मी स्वतःला कधीही हिंदू म्हणणार नाही जर हा मानवतेचा कलंग धून काढला नाही तर हिंदू धर्म संपून जाईलच आपला धर्म अहिंसेवर आधारित आहे अहिंसा म्हणजे प्रेम प्रेम फक्त शेजाऱ्यांवर मित्रांवर करणं नाही तर आपल्या शत्रूवरही प्रेम करणं सर्वांना ज्यात प्रवेश मिळत नसे अशा देवालयात ते जात नसत अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर काही देवळात हरिजनांना प्रवेश देण्याच्या त्यांच्या आग्रहाला यश आलं त्यांच्या मते परमेश्वर म्हणजे सत्य आणि धर्म म्हणजे जीवन होतं परमेश्वर पाण्याच्या एका थेंबात असतो धुळीच्या कनाकडात असतो गांधीजींना अमूर्ताची पूजा जास्त पसंत होती पण तरीही मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला नाही कारण ते मूर्तीपूजा करत करतात ते दगडाची पूजा करत नाहीत तर त्यात असलख्खा देवाची पूजा करतात मूर्तीपूजेबद्दल वाद चालू असताना ती टागोरांना म्हणाल झाडाखाली शेंदूर लावून ठेवलेला छोटा दगड अंत्यजांचा देव आहे तो महत्वाचा आहे परमेश्वर आणि माणूस यांच्यातला तो एकमेव दुआ आहे लगड्या माणसाला जोवर तुम्ही चालायला शिकवत नाही तोवर त्याच्या कुबड्या काढून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही त्यांना झाडाची पूजा करण्यात काही वावगं दिसला नाही मला तर वृक्षपूजेत करुणा आणि काव्य दिसतं तो संपूर्ण वनस्पती जगतीविषयीचा आदर आहे त्यातून परमेश्वराची थोरवी आणि वैभवच दिसून येतं गांधीजींचं देऊळ अशी कल्पना निघाली तिला त्यांनी तीव्र विरोध केला आणि आश्रमात त्यांचा पाय पडणं हा गुन्हा आहे असं सांगितलं या महात्म्यानं देशबांधवांना नवा मंत्र दिला देशसेवा आणि दरिद्रीनारायणाची सेवा, सेवा याच गोष्टी स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांच्याकडे नेतील हाच स्वातंत्र्याचा मंत्र सर्वांना भयातून आणि गुलामीतून मुक्त करेल जीवनाच्या अनेक अंगामधून स्वचा त्याग कसा करावा याची उदात्त आणि धैर्यशील कला त्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या जगण्यातून शिकवली मानवजातीनं अहिंसेचा स्वीकार करूनच हिंसेतून बाहेर पडलं पाहिजे आणि प्रेमानं तिरस्कारावर विजय मिळविला पाहिजे हे सांगताना ते कधीही थकले नाही गांधीजी सतत काम करत राहिले गीतेची शिकवण ते मनापासून मानत जो माणूस कष्ट केल्याशिवाय कर्मयज्ञ केल्याशिवाय आणि रोजचा त्याग केल्याशिवाय अनग्रहन करतो तो चोर आहे भाकरीसाठी कष्ट करण्याला ते एक कर्मयज्ञ समजत त्यांनी शारीरिक कष्ट केल्याशिवाय एक दिवसही वाया घालवला नाही ते कधीही खोटं बोलत नसत किडामुंगी मारत नसत कधीही कुणाची निंदा करत नसत ते सूर्योदयापूर्वी उठत आणि सकाळ संध्याकाळ प्रार्थना करत त्यांच्या रोजच्या प्रार्थनेत गीता उपनिषद कुरान आणि झेंड अवेस्ता या धर्मग्रंथांमधला वेचक भाग असे ते जमिनीवर असोत वा समुद्रावर चालत्या गाडीत वा जहाजात मुस्लिम ख्रिस्ती हरिजन कुणाकडेही त्यांचा मुक्काम असो किंवा खेड्यापड्यातून ते पदयात्रा करत असो त्यांची प्रार्थना कधी चुकली नाही तुरुंगातही हाच दिनक्रम असे एकवीस दिवस ते अनग्रहण न करता राहू शकत पण प्रार्थना न करता एक दिवसही जात नसे प्रार्थना म्हणजे त्यांना परमेश्वरावरचा चालता बोलता विश्वास वाटे ती नुसती शाब्दिक बडबड नव्हती प्रार्थनेचा हेतु, परमेश्वराला खुश करणं हा नव्हता तर स्वतःला शुद्ध करणं हा होता छत्तीसाव्या वर्षी त्यांनी ब्रम्हचर्याचं व्रत घेतलं आणि फिनिक्स आश्रमात सामूहिक प्रार्थना सुरु केली रोज संध्याकाळी तिथे भजनं मांडले जात ख्रिस्ती धर्मातल्या प्रार्थना म्हणत आयुष्याच्या अखेरीला प्रार्थना सभांमध्ये ते लोकांना टाळ्या वाजवून रामनाम म्हणायला सांगत भारतभर अशा प्रार्थना सभा व्हाव्यात ही त्यांची इच्छा होती गांधीजींना स्वतःला फसवाफसवी असत असे पण असं वागणाऱ्यांना ते शिक्षा करत नसत कोणी खोटं बोललं असेल किंवा काही वाईट कृत्य केलं असेल तर ते स्वतः उपवास करून आत्मशुद्धीसाठी प्रायशित्त करत या पुरुहेतानं अनेकदा देऊळात मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि अनेक देवालयांची उद्घाटनं केली अनेक शाळा आणि अने रुग्णालयांच्या कोनशिला बसवल्या नोआखलीमध्ये त्यांनी मुसलमानांनी फोडलेल्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना केली दिल्लीत त्यांनी लक्ष्मीनारायणाचं देवालय तसंच वाराणसीमध भारतमाता देऊळ सेलूमध हरिजनांसाठीचं मंदिर रत्नागिरीत मारुती मंदिर यांची उद्घाटन केली रत्नागिरीत तिणाल मी मारुतीची मूर्ती इथं बसवतो आहे याचं कारण त्याच्याकड़ खूप शक्ती होती एवढंच नाही शक्ती तर काय रावणाकडेही होती पण मारुतीकड़ आत्म्याची शक्ती होती आध्यात्मिक शक्ती होती ती त्याला त्याच्या ब्रम्हचर्यामुळे आणि रामावरच्या नितांत भक्तीमुळे प्राप्त झाली होती गांधीजींचा रामनामावर अढळ विश्वास होता शेवटच्या प्रार्थना सभेला जात असताना जेव्हा एका मातीभ्रू हिंदूनं त्यांच्यावर गोळी झाडली तेव्हा त्यांचे शेवटचे शब्द होते हे राम